अध्याय दोनशे पंच्याण्णवा ग्रहस्थाचा तपोविधी पराशर म्हणतात बा जनका एथवर मी तुला ग्रहस्थाचा धर्मविधी सांगितला आता आता त्याचा तपोविधी सांगतो तो तू माझे मुखाने ऐक हे नरेंद्र बहुधा राजस व तामसवृत्तीचे अजिं आधिक्य झाले म्हणजे ग्रहस्थाचे ठिकाणी विषय संगतीने विषयाविषयी ममत्व म्हणून एक एक विकार उत्पन्न होतो त्याने ग्रहाचा आश्रय केला म्हणजे त्याचे पाठोपाठ गायी शेती द्रव्य स्त्री पुत्र सेवक इत्यादी जटे सहजच उत्पन्न होतात अशा स्थितीत ही भोतालची सर्वदा त्याचे डोळ्यापुढे उभी असल्याने ती अनित्य आहेत हे, हे त्याच्या दृष्टीत वागेनासे होते व नित्यबुद्धीमुळे त्या वस्तूवरून रागद्वेष वाढत जातात हे राजा मग रागद्वेषांचे तडाख्यात तो सापडला म्हणजे द्रव्याचा दाश होतो व एकंदरीत त्याचे विवेकबुद्धीवर झापड येऊन त्याचे ठिकाणी विषय लंपटपणा उत्पन्न होतो मग विषयोपभोगानेच आपली कृतकृत्यता आहे असे वाटून तो सर्व काळ विषयसेवनातच घडून जातो तो इतका की या विषयरतीपासून प्राप्त होणाऱ्या ग्राम्य सुखापासून अधिक श्रेष्ठ असा काही लाभ या नरजन्मात शक्य आहे हे त्याला दिशेनासेच होते व विषयाचा चिरसंग झाल्याने तद्विषयक लोहाने पछाडला जाऊन आपले विषय सुखाला भर पडावी म्हणून त्याला उपचारक अशा स्त्री भृत्याधिकांचा अधिकाधिक संग्रहतो करू लागतो हा परिवार वाढला म्हणजे त्याचे पोषणार्थ म्हणून सहज अधिक द्रव्य संपादनाकडे त्याची वृत्ती होते व पोराबाळांचे प्रेम हात सापडल्यामुळे त्यांचेसाठी द्रव्य मिळवावे म्हणून तो जाणून बुजून गैरीकृत्य करू लागतो व हानी झाल्यास दुःख करीत बसतो मग परिवार व द्रव्य यांची वृद्धी झाल्याने लौकिकात त्याला मानवा चढतो मान चढला म्हणजे मग आपला कोणीही अपमान करता कामा अशी त्याला आईट उत्पन्न होते व तो अपमानाला फार जपतो या प्रकारे द्रव्य परिवार व मान ही तीनही अनुकूल झाली असता जीकडून विषयभोगांची चंगळ साधेल ते मार्ग तो स्वीकारतो व अखेर त्यातच तोंडघशी पडून नाश पावतो जे कोणी बुद्धिमान पुरुष काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून केवळ शुभकर्मांचाच आश्रय करतात व शाश्वत ब्रह्माचे ज्ञान संपादितात अशा बुद्धिमान पुरुषास मात्र खरे सुख प्राप्त होते तशा प्रकारच्या विषय लंपटास होत नाही हे राजा विषय लंपटाची तपाकडे प्रवृत्ती होणे तर त्याचा मार्ग असा अशा, अशा परम प्रेमास्पर्द जी स्त्री पुत्र द्रव्य यांचा नाश होऊन रोगाधिकांनी व, व मनोव्यथांनी तो संतप्त झाला म्हणजे त्याला संसाराचा वीट येतो वीट आला म्हणजे तो शुद्धीवर येतो शुद्धीवर आला म्हणजे तो शास्त्रावलोकन करू लागतो वो शास्त्र दर्शन पूर्णपणे केले म्हणजे तपाशिवाय पाय नाही हा शास्त्राभिप्राय त्याचे लक्षात आणून मग तो तपाकडे वळतो बाकी हे नरेंद्र सहजगत्या सारासार विचार करून स्वयादी सुखे ही क्षयशील आहेत हे, हे प्रथमच लक्षून मूळपासूनच तपाचरणास लागणारा पुरुष विरळा बाजनका तप हे वेदाध्ययनाप्रमाणे वर्णविशेषाचे नसून सर्वात साधारण आहे म्हणजे शूद्रादीन वर्णासही ते निषिद्ध नाही जो पुरुष मग तो कोणतेही वर्णाचा असो जितेंद्रिय व दांत असेल अशाला तप हे स्वर्गाला नेणारे आहे हे राजा सर्व ब्रह्मदेव ज्याने या सर्व प्रजा निर्माण केल्या त्याने देखील प्रथम कित्तेक जन्मात कित्तेक स्थली सूत्रोपासनादी तपस्या करून व ब्रह्माभ्यास करून मगच ही प्रजा निर्माण केली हे निर्माण सामर्थ्य तपाने चाले हे जनका तपाची महती केवढी म्हणून सांगू आदित्य वसू रुद्र अग्नी अश्विनी कुमार वायू विश्वेदेव साध्यदेव पितर मरुद्गण यक्ष राक्षस गंधर्व सिद्ध व इतर देव तसेच दुसरे जेवढे कोणी स्वर्गवासी आहेत ते सर्व तपानेच सिद्ध झाले आहे ब्रह्मदेवाने अगदी आरंभीच आपले तपबोलाने जे कोणी ब्राह्मण निर्माण केले ते आपल्या संचाराने सर्व पृथ्वीला सुख देत अद्याप फिरत आहेत या मृत्यूलोकातही जे कोणी राजे किंवा उच्च जन्मलेले ग्रस्थ दिसतात ते सर्व पूर्वजन्मीच्या तपाने प्रभावानेच हे समज उंची उंची रेशमी वस्त्रे सुंदर सुंदर अलंकार वाहने आसने उत्तम अन्नपान्ने प्राप्त होणे हे सर्व तपाचेच फल आहे सुंदर व यौवनाचे भरात आलेल्या मनाजोग्या हजारो उपभोग्य स्त्रिया व भव्य मंदिरात वरच्या मजल्यावर राहणे या गोष्टी तपावाचून मिळत नसतात उंची शय्या नाना प्रकारची हृदय अशी भक्षभोज्ये ही शुभकर्म करणाऱ्यांनाच प्राप्त होत असतात हे अरितापना तपाला अप्राप्य अशी त्रैलोक्यात कोणतीच वस्तू नाही कर्माने चित्त चित्तशुद्धी होऊन ब्रह्मज्ञान न झालेल्या लोकास विषयांचा त्याग करण्याची बुद्धी तपानेच उत्पन्न होते हे राजा मनुष्य सुखात असो दुःखात असो त्याने आपल्या मनाने व बुद्धीने शास्त्राचे मनन करून लोभ टाकून द्यावा कारण असंतोषामुळे दुःख होते तसेच लोभामुळे इंद्रिय चळतात आणि असे झाले म्हणजे अभ्यास सोडल्याने जशी विद्या नष्ट होते त्याप्रमाणे असंतुष्ट व लोभी पुरुषाची विवेकशक्ती लोपते व त्यामुळे त्याला न्यायान्याय कळे नासा होतो व न्यायान्याय न्याया लोभाने अखेर सुखाचा क्षय होतो तस्मात ही अनर्थ परंपरा टाळण्याकरता प्रथमपासूनच पुरुषाने तीव्र तप करावे राजा मनुष्यास जे इष्ट किंवा अनुकूल त्याला सुख म्हणतात व अनिष्ट किंवा प्रतिकूल त्याला दुःख म्हणतात ही सुखे व दुःखे प्राप्त होणे हे अनुक्रमाने तप करणे व न करणे यांचे फल होय जे कोणी निर्मल तपाचरण करतात त्यांना सर्वदा चांगल्या गोष्टी पाहावयास मिळतात यथेच्छ विषयोपभोग प्राप्त होतात व त्यांची सर्व प्रख्यातीही होते परंतु जो कोणी निर्मल तप सोडून सकाम तप करतो त्याला त्या तपाचे विषयात्मक फल मिळून नाना प्रकारची दुःखे अपमान व अप्रिय गोष्टी सोसाव्या लागतात बुद्धीचे मनुष्याला शास्त्रविहित धर्म तप व दान करण्याचे ऐवजी शास्त्राने निषिद्ध अशी सकाम कर्मे करण्याचीच वासना होते व ती तीच कर्मे पापरूप होऊन त्याला नरकाला नेतात जो कोणी मनुष्य सुस्थितीत किंवा दुःस्थितीत कोठेही असला तरी सदवर्तन सोडत नाही त्यालाच शास्त्र खरे समजले असे समजावे वस्तूचा अंगस्पर्श रुचकर वस्तूचे जिव्हेने चाटणे मनोहर वस्तूचे दर्शन सुगंधी वस्तूचे हुंगणे व श्रुती मनोहर आलापांचे श्रवण या ठिकाणी विषयेंद्र सन्निकर्षाने होणारे सुख धनुष्याचा बांड सुटल्यापासून तो ठिकाणी पडेपर्यंत जाणाऱ्या काळा इतकेही पुरापूर टिकत नाही इतके क्षणिक आहे आणि पुन्हा हे राजा असल्या क्षणिक सुखाचा नाश किंवा वियोग होताच जे दुःख होते ते मात्र अत्यंत तीव्र असते असे आहे तरी मूर्ख असल्या विषय सुखातच लंपट राहतात व खरे पाहता ज्या सुखापलीकडे सुखाची पायरीच उरत नाही असे जे मोक्ष सुख त्याला हे मूर्ख लोक तुच्छ मानतात परंतु खरे ज्ञाते हे या विषय सुखाचे मागून होणारे तीव्र ध्यानी आणून अधिक फलावह जे मोक्ष सुख त्याचे प्राप्त्यर्थ शमादी गुणांचा संग्रह करून धर्मवृत्तीने राहतात व त्यामुळे त्यांना अर्थकामांची संगती ही हानिकारक होत नाही हे राजा माझे मत असे आहे की ऐहिक विषय हे प्रारब्धानुसार अवश्य प्राप्त झाल्यामुळे ओघाने चाले तर सुखाने भोगावे परंतु गृहस्थाने त्याचे प्राप्तीविषयी यत्न म्हणून करू नये कारण यत्न करणे तो स्वधर्म संपादनार्थ मात्र करावा सत्कुलोत्पन्न मानधन व त्यातही सर्वदा शास्त्राभिप्रायावर दृष्टी ठेवून वागणारे जे आहेत अशांची कृती मूढ व धर्मविमुख लोकांच्या हातून कधीही होणे नाही कारण मनुष्याने स्वाभिमान केलेले यज्ञादी कर्म नश्वर आहे असे ज्या शास्त्रदृष्टी लोकास स्पष्ट करून चुकले ते एका तपावाचून अन्य कोणतेही कर्म करीत नाहीत आता ज्यांची कर्माशक्ती सुटली आहे अशा ग्रहस्थांनी आपल्या आश्रमधर्मास अनुसरून अंतःकरणपूर्वक मोठ्या दक्षतेने हव्यकव्यादी कर्मे करीत राहावे असे करणाऱ्या ग्रहस्थाचीही योग्यता लहान नाही कारण ज्याप्रमाणे नद आणि नद्या समुद्रात स्थिर होतात त्याप्रमाणे चारही वर्ण गृहस्थाश्रमाचे आधारावर स्थित असतात ओम तात